पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण सतरावे कोकोनाडा आणि महम्मद अली एकोणीशे डिसेंबर डिसेंबरमध्ये काँग्रस्ति वार्षिक अधिवेशन कोकोनाडा येथे भरले तिथे मौलाना महम्मद अली अध्यक्ष होत त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी अतिशय लांब लचक असे भाषण कल परंतु भाषण उद्बोधक होत मुसलमानांमधील राजकीय व जातीय भावनांच्या विकासाचा इतिहास त्यांनी वर्णन केला वो एकोणीशे आठ साली आगाखान यांच्या नेतृत्वाखाली व्हायुसरायच्या भेटीला गेलेल्या, ज्या शिष्टमंडळान मागणी केल्यावरून स्वतंत्र मतदारसंघ मुसलमानांना प्रथमच दक्ष आल त्या शिष्टमंडळाची सरकारच्या सांगीवरूनच कशी उभारणी करण्यात आली होती ती त्यांनी विषद करुन दाखविल माझी इच्छा नसताही आपल्या एक वर्षाच्या आमदानपुरता मी ऑल इंडिया काँग्रस्तचा चिटणीस व्हाव असा महमद अलींनी आग्र धरला कार्यकारी पदाची जबाबदारी स्वीकारण्याची माझी इच्छा नव्हती कारण काँग्रेसचे पुढचे धोरण काय असावे ते माझेच मला स्पष्ट झालेले नव्हते पण महम्मद अलींची भीड मला मोडवेना शिवाय नवे अध्यक्षाबरोबर जोते घेऊन काम करणे माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या माणसाला तितकेसे जमणार नाही असे आम्हा दोघांनाही वाटत होते आवडीनिवडीच्या बाबतीत महम्मद अली फार घासाघीस करीत पण सुदैवाने त्यांच्या आवडत्या माणसात माझा समावेश होत अस आमचा एकमेकांवर लोभ होता व परस्परांच्या मनोवृत्ती आम्हाला चांगल्या समजलेल्या होत्या धर्माच्या ठिकाणी त्यांची आत्यंतिक म्हणजे माझ्या मते तर अंधश्रद्धा होती माझी वृत्ती त्यांच्या अगदी उलट असे परंतु त्यांची कळकळ त्यांचा अमर्याद उत्साह व तीव्र बुद्धिमत्ता यांच्याविषयी मला फार कौतुक वाटत अस त्यांची विनोदबुंदी अतिशय तल्लक होती पण कधीकधी त्यांच्या झोमऱ्या उपवासानी मने दुखावली जात त्यामुळे अनेक मित्रांनं तुकले होते एखादी चुनचुनीत कोटी सुचली की ती बोलून दाखविल्याशिवाय त्यांना राहावत नसेल मग परिनाम काही हो सर्व वर्षभर आमचे ठीक जमले काही किरकोळ मतभेद होत असत ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या सर्व सभाना पत्रे लिहिताना त्यांची फक्त नावे लिहिण्यात यावी मागे अथवा पुढे पदव्या वगैरेचा भालदार सोबदार ठेवण्यात येऊ नयेत असा प्रकार मी पाडला हिंदुस्थानात असले उपसर्ग असंख्य आहेत मौलाना महात्मा पंडित शेख सय्यद मुंशी मौलवी आणि अलिकडे स्त्रीयुत आणि स्त्री व त्याचबरोबर मिस्टर आणि एस कायर या पदव्यांचा इतका भ्रमसाट उपयोग करण्यात येतो की त्यांना सरसकट चाट देऊन एक नवा पायडा पाडावा असा माझा बेत होता पण त्यात मला यश मिळवायचे नव्हते महम्मद अलींनी तावा तावाने मला एक तार केली व अध्यक्ष म्हणून असे बजावले की पूर्वीची स्वतः यावी व विशेषतः गांधीजींना लिहीताना महात्मा असा त्यांचा उल्लेख करण्यात यावा दुसरा नित्य वादविवादाचा विषय म्हणजे सर्व ईश्वर काँग्रेसच्या ठरावात देखील कुठून ईश्वराचा उल्लेख घुसडण्याची महम्मद अलीना विलक्षण सवय होती तो उल्लेख प्रार्थनेच्या अथवा कृतज्ञतेच्या स्वरूपाचा असे मी आशावी विरोध केला की माझ्या पाखंडीपणाबद्दल ते माझ्यावर ताशेरा झाडत असत पण नंतर ते मला म्हणत की तुमची बरोबरची वागणूक कशी असली व तुम्ही कितीही विरोध दर्शवला तरी तुमची प्रवृत्ती मुळात धर्मनिष्ठच आहे याबद्दल मला तरी शंका नाही अर्थात धर्माधर्माची आपण जी व्याख्या करू त्यावर या बोलण्यातील तथ्य अवलंबून आहे धर्मासंबंधी त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचे मी टाळत असे कारण चर्चेमुळे एकमेकांची मने वैतागून जातील व कदाचित माझ्या हातून त्यांचे मन दुखावलेही जाईल अशी मला जास्ती वाटत असे कोणत्याही धर्माच्या कट्टरयाबरोबर या विषयीची चर्चा करणे नेहमीच अवघड होते बहुतेक मुसलमानांच्या बाबतीत तर हा विषय अधिकच बिकट होतो कारण धर्माने त्यांना यतकिंचितही विचार स्वातंत्र्य दिलेले नाही वैचारिकदृष्ट्या त्यांच्या धर्माने आखून दिलेला मार्ग धोपट व असा आहे तो सोडून कोणीही सच्चा मुसलमानाने जाता कामाने हिंदू अगदीच नाही तर थोडे भिन्न आहे आचारांच्या बाबतीत ते कर्मट असतील अगदी जुनाट प्रतिगामी इतकेच काय पण अत्यंत अनिष्ट अशा रुढीन नाही उराशी बाळून ठेवतील पण असे असूनही धर्माविषयी अत्यंत वाखंडी मतांची चर्चा ती मोठ्या आनंदाने करावायला तयार होतील आधुनिक कार्य समाजिष्टांचा दृष्टिकोन साधारणतः इतका विशाल नसतो असे मला वाटत मुसलमानांप्रमाणेच ती आपल्या पंथाच्या सरळ व संकुचित वाटेनी जात असतात बुद्धिवान हिंदू लोकांमध्ये तत्वज्ञानाची अशी एक परंपराच पडून गेली आहे की जिच्यामुळे आजच्या धर्मात बदल होत नसला तरी धर्माकडे पाण्याच्या वैचारिकदृष्टीत फरक पडत जातो हिंदू समाजात नांदत असणाऱ्या परस्पर विरोधी मतांचा व चालीरितींचा हा परिणाम असावा पुष्कदा असंही म्हणण्यात येते की हिंदू धर्माला रुढाळधाने धर्म म्हणणेच बरोबर नाही मतामतांचा गलबला हिंदू धर्मात असला तरी त्याच्या अंगची चिकाटी आश्चर्यकारक आहे त्याच्या अंगी जीवनशक्ती तरी किती कल्पना आहे पहा जुन्या तत्वज्ञानी सर्वकाप्रमाणे एखादा माणूस उघडउघड निरीश्वरवादी असला तरीही तो हिंदू धर्मातून उठून गेला असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा नाही त्याची इच्छा असो वा नसो हिंदू धर्माने आपल्या लेखनांना जरू काही घट्ट कवटाळून धरले आहे मी ब्राह्मण म्हणून जन्मलो आता धर्मासंबंधी अथवा सामाजिक रुढींविषयी काहीही का बोललो अगर कसाही चाललो तरी मी ब्राह्मणच राहणार माझ्या नावामागे कोणत्याही प्रकारची सन्मानाची उपाधी लावण्यात येऊ नये असे मला मनापासून कितीही वाटले तरी हिंदी जनता मला पंडित म्हणूनच ओळखणार स्वित्झर्लंडमध्ये मा माझी एकदा एका तुर्की विद्वानाशी गाठ पडली माझा परिचय करून देणारे एक पत्र मी त्याला पूर्वीच पाठविले होते त्यात माझा उल्लेख पंडित जवाला नीरू असा करण्यात आला होता मला पाहून त्याला जरा आश्चर्य वाटले व त्याची थोडीशी निराशा झाली तो म्हणाला की पंडित या पदवीवरून कोणीतरी धार्मिक विद्वान व वयातीत असा गृहस्थ आपल्या भेटीला येणार आहे अशी मी कल्पना केली होती म्हणून मोहम्मद अलींनी व मी धर्मविषयकवाद यात कधीही केला नाही पण गप्प बसण्याचा गुण महम्मद अलींच्या संग्रही नव्हता आणि काही वर्षानंतर बहुधा एकोणीसशे पंचवीस किंवा एकोणीशे सव्वीस साल असावे हा विषय काढल्यापासून त्यांना रहावेना दिल्लीला त्यांच्या घरी मी गेलो असता त्यांना उकळी आली त्याविषयीची आपण चर्चा केलीच पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला मी त्यांचे मन प्रयत्न केला व आपले दृष्टिकोन अगदी भिन्न असल्यामुळे एकमेकांच्या विचारावर आपल्या बोलण्याचा काहीही परिणाम व्हायचा नाही असंही मी म्हणालो पण ते बदेनात एकदा चर्चाही झालीच पाहिजे तुम्हाला मी कडवा धर्माभिमानी आहे असे वाटत असेल नाही, नाही मी तसा नाही हे सिद्धच करून देतो धर्माविषयी मी विस्तृत व सखोल अभ्यास केला आहे असे म्हणून इस्लामी व ख्रिश्चन धर्मावरील पुस्तके कपाटे त्यांच्याकडे होती ती त्यांनी मला दाखविली एच जीवेल्सचे गॉड दी इनव्हीजिबल किंग हेही पुस्तक त्यात होते महायुद्ध काळच्या कित्येक वर्षांच्या स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी कुराणाचे अनेकदा पारायण केले व त्यावरील सर्व टीका वाचून काढल्या या अभ्यासावरून त्यांना असे दिसून आले की कुराणातील शेकडो सत्त्याण्णव टक्के भाग पूर्णपणे बुद्धीला पटण्यासारखा असून कुराणात तो नसता तरी त्याचे रित्या समर्थन करता आले असते बाकीचा शेकडा तीन टक्के भाग बुद्धीला आपाततः मान्य होण्यासारखा नव्हता पण शेकड्या बरोबर असणारे कुराण उरलेल्या तीन भागातही बरोबर असेल असे, असे म्हणावे की माझी अल्पबुद्धीच बरोबर व कुरान चुकले असे म्हणावे तेव्हा त्यांनी असा निर्णय केला की कुराणच बरोबर असण्याचा संभव अधिक आहे आणि म्हणून सगळ्याच्या सगळेच कुराण बरोबर आहे हे मत त्यांनी कार्य धरले या विचारसंधीतील तर्कवात सरका नसला तरी विवाद करण्याची माझी इच्छा नव्हती कोणीही पूर्वग्रहरहित व भावनयुक्त अशा अंतकरणाने कुराण वाचून पाहिले त्यातील सत्य त्याला पटलच पट असे महम्मद अलीचे म्हणणं होत गांधीजींनी कुराण लक्ष्यपूर्वक वाचल्याचे मला माहीत आहे व त्यांना ते अर्थातच पटलच असले पाहिजे पण अहंकारामुळे ताटत त जाहीर करीत नाहीत असंही महम्मद अलीन सांगितलं अध्यक्षपदाची एक वर्ष संपल्यानंतर महम्मद अली काँग्रेसपासून दूर सरकल किंवा त्यांच्या धाटणींनी बोलायचे झाल्यास काँग्रस्त त्यांच्यापासून दूर सरकली पण ही क्रिया फार मंदगतीनं झाली व कित्यक्क वर्षापर्यंत तिवनात व ऑल इंडिया काँग्रस्त कमिटीत हजर राहून चर्चत भाग घेत असत परंतु मतभदाची फट रुंदावत गेली व दुजाभाव वाढतच गेला कोणाही एका व्यक्तीला अगर व्यक्तीनं त्याबद्दल दोषी ठरवता येणार नाही देशातील परिस्थितीचाच तो अपरिहार्य असा परिपाक होता पण त्यामुळे हो आमच्यापैकी पुष्कळांना दुःख झाले जातीय प्रश्नावर काही मतभेद असले तरी राजकीय बाबतीतील मतभेद अगदी किरकोळ होत हिंदी स्वातंत्र्याच्या कल्पनेच्या बाबतीत ते एकनिष्ठ राहिले राजकीय विषयात एकमत असल्यामुळे जातीय प्रश्नासंबंधी त्यांच्यावर काहीतरी तडजोडीचे तर बोलणे करता येत अस जाती हिताच कैवारी म्हणून मिरवणाऱ्या प्रतिगाम्यात व महम्मद अलीत राजकीय बाबतीत काहीही साम्य नव्हत एकोणीसशे अठ्ठावीस साली ते युरोपात गेले हे देशाचे दुर्दैव म्हटले पाहिजे जातीय प्रश्नाचा गुंता सोडवण्याचा त्यावेळी फार मोठा प्रयत्न करण्यात आला व प्रश्न जवळजवळ सुटत आला होता महम्मद अली त्यावेळी येथे असते तर एकंदर हालचालींना वेगळेच वळण लागण्याचा संभव होता पण ते परत येण्यापूर्वीच डाव फिसकटून गेला अर्थातच ते आल्यावर विरुद्ध पक्षाला जाऊन सामील झाले त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे एकोणीशे साली आमच्यापैकी हजारो लोक कायदेभंगाच्या जवळीमुळे तुरुंगात पडले असता काँग्रस्तचा निर्णय न मानत महम्मद अली मंडलाकार परिषदेला हजर राहिल त्यांच्या जाण्यामुळे मला दुःख झाल आणि त्यांचा अंतकरणातही कडवा काला होत असावी असे त्यांच्या लंडन येथील कार्यावरून सिद्ध होण्यासारखे आहा हिंदुस्थानात त परत येत त्यांनी चळवळीत भाग घेतला असता अशी मला खात्री वाटत त्यांचर्व शरीर पोखरून निघाळ होत गिव तुखण्याच्या तावडीत गवसल होत लंडनमध्ये ग्रावर काहीतरी साधाव काहीतरी पुरुषार्थाचे काम कराव अशी प्रचंड तळमळ त्यांना लागून राहिली असल्यामुळे औषधोपचारांची व विश्रांतीची जरुरी असूनही ते काम करत राहिले व त्यामुळे त्यांचा मृत्यू आणखी जवळ ओढवला त्यांच्या मृत्यूची बातमी मी, मी नैनी तुरुंगात ऐकली तेव्हा माझ्या मानावर फार मोठा आघात झाला त्यांची शेवटची भेट लाहोरला एकोणीशे एकोणतीसच्या अधिवेशनात झाली माझ्या अध्यक्ष भाषणातील काही बाग त्यांना पसंत पडले नाहीत व त्यांनी त्यावर जोराची टीका केली काँग्रेस पुढे निघाली राजकीयदृष्ट्या ती अधिक लढाऊ बनत चालली याची त्यांना जाणीव होती लढाऊ वृत्ती त्यांच्या अंगी भरपूर असल्याकारणाने आपण मागे कुचंबावे व दुसऱ्यांनी बीनीवर मिरवावे हे त्यांच्या वृत्तीला परवडत नसे त्यांनी मोठ्या गंभीरपणे मला बजावले हे पहा जवाहर मी तुला सूचना देऊन ठेवतो हो आत्ताचे हे तुझे सहकारी पुढे तुला एकट्याला सोडून जातील संकट काळी तुला, एक तुला, तुला सोबत करणार नाहीत काँग्रेसमधील तुझे स्वतःचेच लोक तुला फासावर चढवतील याद राख किती भीतीप्रद भविष्य आहे कुकुनाडा काँग्रेसबद्दल मला विशेष आस्था होती कारण अखिल भारतीय स्वयंसेवक संघटनेचा म्हणजे हिंदुस्थानी सेवा दलाचा पाया तिथे घालण्यात तत्पूर्वीही तुरुंग भरतीच्या व संघटनेच्या कामी उपयोगी पडतील अशा स्वयंसेवक दलांची कमतरता नव्हती पण त्यांच्यामध्ये शिस्तीचा व एकसूत्रीपणाचा अभाव दिसून येत असे सर्वसामान्यपणे काँग्रेसच्या देखरेखीखाली राष्ट्रीय कार्य करणारे सुसंघटित असे अखिल भारतीय दल स्थापन करण्याची कल्पनाप्रथम डॉक्टर हर्डीकर यांच्या डोक्यात आली या कामी मी त्यांना सहाय्य करावे असा त्यांचा आग्रह होता मला ही कल्पना पसंत पडून मी त्यांच्या म्हणण्याला आनंदाने रोकार दिला कोकोनाडा येथे प्रारंभ करण्यात आला प्रमुख काँग्रेसवाल्यांनी सेवा दलाच्या कल्पनेला इतका विरोध केलेला पाहून आम्हाला आश्चर्य वाटले कोणी म्हणाले की ही नवी प्रथा घाहतूक का आहे कारण काँग्रेसमधे लष्करी शिक्षणाचा यामुळे शिरकाव होऊन बिनलष्करी पक्षाऐवजी लष्करी पक्ष सर्व सत्ता बळगावून बसायचा इतर काहीजण अशा विचारायचे होते की वरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या हुकूमाची स्वयंसेवक तामिली करतील इतकी शिस्त त्यांना लावण्यात यावी बाकीच्या लोकांना स्वयंसेवकांनी शिस्तीने पावले टाकत गेले पाहिजे वगैरे गोष्टींची इष्टता पटली नाही काही लोकांच्या डोक्यात असा एक विचार होता की कवायती स्वयंसेवक दल उभारणे हे काँग्रेसच्या अहिंसाव्रताशी विसंगत आहे शंका कुशंका काही असल्या तरी हर्डीकरांनी काम झटून केले व कित्येक वर्ष चिकाटीचा प्रयत्न करून कवायती स्वयंसेवक अधिक कर्तबगार असु नय कसे अनात्याचारी राहू शकतात हे सिद्ध करून दाखविले कोकोनाडा इथून परत आल्यावर एकोणीसशे चोवीसच्या जानेवारीत अलाहाबाद येथे एक निराळा प्रसंग अनुभवायस मिळाला माझ्या स्मृतीवर विसंबून मी असल्यामुळे तारखा चुकण्याचा संभव आहे तुंभ अथवा अर्ध कुंभ यात्रेच साल असाव कुंभमळ्यानिमित्त त्रिवेणी स्नान करण्यासाठी गंग्वि घाटावर यात्रेकरूंची अलोट गर्दी झाली होती गंग्चि मैलभरुंदीचे पात्र हिवाळ्यात आटून वाळवंट उघड़ पडले की यात्रेकरूंची उतरण्याची सोय त्यावर करता येत गंग्वि ओघ नदीच्या पात्रात अनक्व बदलतो एकोणीशे साली प्रवाहाच स्वरूप लक्षात घेता त्रिवेणीवर यात्रेकरुंनी स्नान करणं ही संशय धोक्याच एकाच वेळी अमुक इतक्या करूनी स्नान कराव्रेसारखे नियंत्रण घालून व इतर दृष्टीनं सावधगिरी बाळगून धोका कमी करण शक्य झाल असत नदी स्नान करून पुण्य मिळण्याची मला इच्छा नसल्यामुळे मला या गोष्टीत मन घालण्याच कारण नव्हतं परंतु पंडित मालवीय व सरकार यांच्यात वाद उत्पन्न झाल्याच मी वृत्तपत्रात वाचल होत प्रांतिक सरकारने हुकूम काढून संगमाच्या जागी स्नान करण्यास बंदी कली याला मालवीयांनी हरकत घत्ती कारण त्या स्थळी स्नान करण हा मुख्य मुद्द्याचा भाग होता धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणे हे सरकारचे काम होते यात शंका नाही पनियमीच्या प्रघाताप्रमाणे लोकांची मणे बिथळतील अशा ताठरपणाने अधिकार बजावण्यास सरकारनं सुरुवात केली यात्रेच्या दिवशी सकाळीच मेळा पाहण्यासाठी मी नदीवर गेलो तिथे असे समजले की त्रिवेणी स्नान करण्याची परवानगी द्या अशा अर्थाचा एक निर्वाणीचा व सौम्य खलीचा मालवीजींनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पाठविला आहा मालवी चिडल होत व परिस्थिती गंभीर बनत होती परवानगी नाकारण्यात आली मालवीयजींनी सत्याग्रह करण्याचे ठरवून दोनशे लोकांचा संगमाकडे मोर्चा फिरविला मीही एकाएकी सत्याग्रही जाऊन मिळालो संगमाकडे लोकांना जाता येऊ नये म्हणून एक मोठे कुंपण घालण्यात आले होते तेथे पोलिसांनी आम्हाला थोपवले व आमच्या जवळची शिडी काढून घेण्यात आली आम्ही अनत्याचारी सत्याग्रही असल्यामुळे हो कुंपणाजवळच वाळूत शांततेने बसून राहिलो सगळी सकाळ उलटून दुपारचाही बराच वेळ गेला उन्हे कडक होत चालली होती वाळू तापत होती व पोटात कवळे ओरडत होते शिपायांचे पायदे व घोडद आमचा दुतर्फा उभे होते सैन्यातील घोडदळे होते असे मला वाटते आम्ही अधीर झालो काहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले अधिक काही आतूर झाली असावेत घोडदळाला काहीतरी हुकूम सुटला ते घोड्यावर स्वार झाले मला असे वाटले की ते आमच्यावर हल्ला करून आम्हाला पेटाळून लावणारच असावेत घोडेस्वरांनी पाटला करून आम्हाला उधळून द्यावे ही कल्पना मला माणवली नाही शिवाय तिथे बसून राहण्याचीही मला वीट आला होता म्हणून कुंपन चढून जावे असे मी जवळ बसलेल्यांना सुचवले व स्वतः मी वर चढलो लगेच शेकडो लोकांनी तसेच केले काहींनी मधले थोडे वासे उपटून काढले जाण्यासाठी वाट पडली कोणीतरी मला झेंडा आणून दिला तो मी कुंपणावरच रावला मी तेथेच बसून होतो लोक तटबंदीवर चढत होते घोडेस्वार दूर लोडत होते अशी मोठी धामधूम उडून राहिली होती घोडेस्वारांनी शक्य तो इजा न करता आपले काम चालवले होते ही गोष्ट कबूल केली पाहिजे त्यावेळी क्रांतीच्या काळातील तटबंदीची मला अंदूक झाली शेवटी मी पलीकडच्या बाजूला उतरलो व उन्हाचा ताप झालेला असल्यामुळे स्नान करून यावयाचे असं ठरवले परत येऊन पाहतो तो मालवेजी व इतर पुष्कळ लोक पूर्वीच्या जागीच बसून राहिलेले पाहून मला आश्चर्य वाटले पण आता सत्याग्रहींच्या व कुंपनाच्या मधे घोडेस्वार व शिपाई एकमेकला खेटून उभे राहिले होते मीही मालवीजीपाशी जाऊन बसलो मालवीजींच्या मनात प्रचंड खळबळ चालू होती असे दिसले काहीतरी जोरदार भावना आवरण्याचा ते प्रयत्न करीत असावेत इतक्यात कोणाला कल्पनाही नसता अचानकपणे घोडेस्वारांच्या व शिपायांच्या मधून मालवीजींनी विलक्षण रीतींनी सुरकांडी मारली अशी सुरकांडी मारणे कुणालाही अवघड होते पण मालवीजेंसारख्या वृद्ध व अशक्त माणसांनी असले कृत्य करणे ही बेहद्द आश्चर्याचीच गोष्ट होती आम्ही त्यांचे अनुकरण केले घोडेस्वरांनी आम्हाला अडवण्याचा थोडासा प्रयत्न केला पण जरा वेळाने त्यांनी तो नाद सोडून दिला सरकार काही खटले वगैरे करील अशी अपेक्षा होती पण मालवीजींवर खटला भरण्यास सरकार तयार नव्हते सरकारने आम्हालाही हात लावला नाही देव सुटला त्याबरोबर झिंगाई सुटला